प्रकरण दुसरे दुसऱ्या प्रकरणाचा विषय आहे अध्यात्मसत्तेपेक्षा जग निराणे नाही अध्याय दुसरा सूत्र पहिले जनक उवाच अहो निरंजन शांतो बोधो हम प्रकृते परंतमह काल मोहेन विडंबित राजा जनकाला अष्टावाक्राचा उपदेश ऐकताच आत्मज्ञान प्राप्त झाले राजा जनक उद्गरतो मी निर्दोष आहे शांत आहे बोधस्वरूप आहे प्रकृतीपेक्षा वेगळं आहे पण आजपर्यंत दीर्घकाळ या मोहात अंध झालो होतो ज्ञानी अष्टावक्राच्या संपर्कात येताच राजा जनकाचाही ज्ञानाधिक प्रज्वलित झाला व त्याचा सर्व अज्ञानाचा अंधकार क्षणात नाहीसा झाला राजा जनक हे आत्मसत्तेचे अधिकारी पुरुष झाले त्यांचा मोह ममता वासना आकांक्षा अपेक्षा अहंकार घृणा सारे, सारे भ्रम नाहीसे झाले परिवर्तन झाल हे जग त्यांच्यासाठी स्वप्नाप्रमाणे झाली ज्याप्रमाणे जाग आल्यानंतर स्वप्नातले सारे जग विलीन होते। त्याप्रमाणे राजा जनकाला आत्मज्ञान झाल्यावर ही सृष्टी माया व भ्रम वाटू लागली आता तर स्वतःला संसारी किंवा प्रापंचिक न समजता चैतन्यरूप आत्मा समजू लागला शरीर प्रकृती व मनाशी त्याचा संबंध सुटला वासना विलीन झाल्या आसक्ती नष्ट झाली एका नव्या जीवनाचा प्रारंभ झाला हे सर्व अकस्मात घडले नव्हते अन्यथा राजा जनकालाही समजले नसते पूर्व पात्रता होती शक्ती धारण करण्याची राजा जनकाजवळ क्षमता होती व तरीही तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला मी आत्मरूप आहे म्हणून निर्दोष आहे आत्म्याप्रमाणे शांत आहे स्वतः बोध आहे मी साक्षी आहे प्रकृतीपेक्षा वेगळा आहे मी दीर्घ काळ या मोहामुळे अंध झालो होतो हा मोहच अंध करणारा दिशाभूल करणारा आहे कबीराने पण म्हटले आहे माया महान ठगिनी माया फार फसवी असते माया मोहामुळेच हे जग जसे आहे तसे न दिसता वेगळेच दिसते जनकाच्या डोळ्यावरील हे मायाचे पडदे दूर झालेत त्याने आपले स्वरूप ओळखले हाच तो गुरूंचा महिमा आहे की जो लोखंडाचे सुद्धा सोने करतो त्याचबरोबर शिष्याची पात्रता सुद्धा आहे ज्यामुळे तो स्वतः पूर्ण परिवर्तन घडवण्यास तयार होतो आता जनक स्वतःला निर्दोष समजतो पाप पुण्य कर्म या सर्व बंधनांचे मायेचे जाळे तुटले स्वतःला कर्ता समजण्याच्या मनुष्याच्या अहंकारामुळेच हे मायेचे जाळे निर्माण झालेले होते जेव्हा कर्तेपणच नाहीसे झाले तेव्हा त्याला पाप पुण्यही चिकटू शकत नाही ज्ञानरूपी अग्नित सर्व जणून भस्म झाले वास्तवाचे सत्य स्वरूपाचे ज्ञानच पुरेसे आहे हे सर्व सद्गुरूंच्या उपस्थितीमुळे घडले गुरुने कॅटलिटिक एजंटचेही म्हणजे प्रक्रिया घडवणाऱ्या अनुकूल वातावरण व वा मानसिकता निर्माण करणाऱ्याचेही काम केले पान पण हल्ले नाही व विस्फोट तर होऊन चुकलं घाव पण झाला नाही व शस्त्रक्रिया पूर्ण झाली असेच विवेकानंदांच्या बाबतीतही घडले होते अन्य ज्ञानीच्या बाबतीतही असेच घडले होते जाणू काही शरीरावरील वस्त्रे काढल्याप्रमाणे राजाला वाटू लागले सापाने जणू कात टाकले सिंहाचे पिलू बकऱ्या मेंढ्यांच्या कळपात राहून राहून स्वतःला बकरी मेंढी समजू लागले होते परंतु समुद्राच्या पाण्यात त्याने आपले प्रतिबिंब पाहिले सिंहाचा आवाज व गर्जना ऐकली रक्ताचा स्वाद घेण्याची त्याला इच्छा झाली त्या त्याच्या शरीरातला सिंह जागा झाला व त्याने सिंहाप्रमाणेच गर्जना केली आणि बकऱ्यांचा कळप सोडून सिंहांच्या कळपाबरोबर जंगलात प्रयाण केले स्वतःच्या आत्मप्रतिमेची ही जागृती होती गुरुकृपेने त्याची आत्मशक्ती जागृत होऊन त्याने आत्मस्वरूप आत्म जाणून घेतले गुरुने त्या सिंह केले नाही फक्त त्याला त्याच्या सत्य स्वरूपाचा बोध घडवला असेच असते ज्ञानब्रम्माचे स्वरूप फक्त जाणणे हे जरुरीचे आहे अध्याय दुसरा सूत्र दुसरे यथा तथा जगत अतो मम जगत सर्व अथवा न च किंचन जनक म्हणतात जसा या देहाला मी एकटाच प्रकाशित करतो त्याचप्रमाणे या विश्वाला सुद्धा मीच एकटा प्रकाशित करतो म्हणून संपूर्ण जग माझे आहे किंवा माझे काहीच नाही आपल्या आत्मज्ञानाची अभिव्यक्ती करत राजा जनक पुढे सांगतात की मी शरीर नसून आत्मा आहे म्हणून माझ्यामुळेच प्रकाशित आहे जो आत्मा मी आहे तोच आत्मा संपूर्ण जगाचा सुद्धा आत्मा आहे म्हणून हे सर्व जग सुद्धा माझ्याच प्रकाशाने उजळून निघालेले आहे म्हणजेच आत्मरूप चैतन्य तत्वानी प्रकाशित होत आहे त्यामुळे हे सर्व जग माझेच आत्म वा ब्रम्ह स्वरूप आहे किंवा मा माझे असे काहीच नाही कारण मोहवश व वा अहंकारग्रस्त होऊन माझे म्हणावे असा तर काही उरलं नाही सर्व ईश्वरमय आहे आत्मा नाही असे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व या पृथ्वीवर नाही अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीत होता म्हणून तो अनेक प्रश्न विचारित होता तर्क करत होता व तत्वज्ञान ग्रहण करत नव्हता राजा जनकाने तर्क सांगितला नाही आणि प्रश्नही केला नाही कारण त्यांची मनोभूमिका आधीच तयार झालेली होती पात्रता सिद्ध झाली होती म्हणून उपदेशाचा सरळ मनाने स्वीकार केला त्यामुळे ब्रम्ह स्मरण जागृत झाले अध्याय दुसरा सूत्र तिसरे सशरीर महो विश्वम परीत्यजमया धुना कृतशित कौशला देव परमात्मा विलोक्यते जनक म्हणतात आश्चर्यच वाटते की शरीर व विश्व याना एकाच वेळी त्यागून मी उपदेशामुळे परमात्म्याचा अनुभव घेत आहे राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झालं आत्म्याचे स्वरूप स्पष्टपणे दिसू लागले हे सुद्धा ज्ञान झाले की आत्मा व परमात्मा भिन्न नाहीत त्यामुळे राजा म्हणतो की गुरुच्या कुशलतेमुळे म्हणजेच उपदेशामुळे मी परमात्म्याला पाहू शकलो व या ज्ञानामुळे माझा शरीर व विश्वाचा मोह सुटला आसक्तीमुळे मी शरीराला माझे समजत होतो व जगाला ज्या नजरेने पाहत होतो ते सारे संपले जनकाने त्याग केला नाही त्याग घडला त्याग केला जात नसतो जेथे करण्याची गोष्ट आहे तेथे अहंकार आहे करते पण हजर आहे त्याग हे बोधाचेच फळ आहे सत्य व शाश्वत गोष्टींचा लाभ झाल्यावर असत्य व अदित्य गोष्टींचा मोह नष्ट होतो सोडून देण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत काही पंथ सांगतात की तेथे त्याग करा व तेथे स्वर्ग मिळेल काही सांगतात की सर्वस्वाचा सा त्याग करा नग्न म्हणजे मोक्ष मिळेल परंतु मोक्षप्राप्तीसाठी त्याग ही काही अट नाही सौदेबाज लोक मोक्षाला सुद्धा तराजूत घालून मोजतात त्याग म्हणजे कोणती वस्तू सोडून देणे नाही परंतु अशी दृष्टी प्राप्त होणे की हे सर्व ईश्वराचे आहे माझे नाही जे तुमचे नाहीच ते तुम्ही कसं काय सोडणार ईशावास्य उपनिषद सांगते की सृष्टीत जे जे आहे ते ते सर्व ईश्वराचे आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा त्यागपूर्वक उपभोग घ्या स्वप्नात जर तुम्ही सम्राट झाला आणि स्वप्न संपल्यावर मग असं म्हणतं का की मी सम्राटपणाचा त्याग केला म्हणून तसंच आत्मस्वरूपाचा बोध झाल्यावर जग शरीर या बाबीविषयीची आसक्ती समूळ नष्ट होते त्याग करावा लागत नाही त्याच्या आधी केलेले त्यागाचे काही महत्व नाही जनक म्हणतात की हे सर्व मोठ्या कुशलतेने घडले कोणी हिमालयात धावते आहे कोणी योग उपासना ध्यान यज्ञ भजन कीर्तन जपतप करीत आहेत पण त्यांना परमात्मा मिळत नाही मला करावा मेलाग कुठे वु डों लगे नहीं सर्व इथेच इधे घडले, हे जीवन आहे, सारखे है कि खेला सारखे जे गांधी नष्ट सर्व मोटा कुशलतेने चातुर् घया दुसरा सूत्र चौथे यथान तो यो भिन्ना फैन बुदबुदा आत्मनो आत्मनवन तथा अभिन्नम विश्वम आत्मविनिर्गतम जनक म्हणतात जसे पाण्यापेक्षा तरंग फेस आणि बुडबुडे हे भिन्न नाहीत तसेच विश्व आत्म्यापेक्षा भिन्न नाही परंतु आत्म्यातूनच निर्माण झालेले आहे राजा जनकाला स्वतःच्या आत्म्याचा बोध तर झालाच पण त्याचबरोबर याचा याचाही बोध झाला की सर्वत्र एकच आत्मा असून भिन्न भिन्न असे वेगवेगळे अनेक ना आत्मे नाहीत तसेच या आत्म्यापेक्षा विश्व भिन्न नसून ते सुद्धा या आत्म्यातूनच निर्माण झालेले आहे त्याचीच अभिव्यक्ती आहे त्याचेच रुप आहे त्यासाठी ते उदाहरण देतात की ज्या प्रकारे पाण्यापेक्षा तरंग किंवा बुडबुडे वेगळे नसतात त्याचप्रमाणे विश्व हे भीग आत्म्यापेक्षा निराळे नाही आत्मा व विश्व वेगवेगळे मानणे म्हणजे आत्म्याचे ज्ञान न झाल्याचे लक्षण आहे अजून मनाच्या जा पलीकडे जाता न आल्याचे हे लक्षण आहे भिन्नतेची जाणीव मनाच्या जा स्तरावर होते नंतर सर्व काही अभिन्न असल्याचे जाणवते व एकत्वाचा बोध होतो ध्यान योग्यास उच्चतम मानसिक स्थितीत आत्म्याची अल्प जाणीव होते पण अद्याप पूर्ण आत्मबोध झालेला नसल्याने त्यास आत्मे वेगवेगळे असल्याचे जाणवते ज्ञानाचा पूर्ण साक्षात्कार न झाल्याने ही अपूर्ण स्थिती आहे अज्ञान अध्या, बाकी असल्याचे लक्ष नाही आता विज्ञान क्षेत्रातले नामवंत शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की हे सारे अस्तित्व एकाच ऊर्जेपासून तयार झालेले आहे हे सारे पदार्थ त्या ऊर्जेची भिन्न भिन्न रूपे आहेत अशा परिस्थितीत आत्मा वेगवेगळा असतो असे मानणे आणि आत्मा व विश्व यात भेद मानणे हे अज्ञानातून निर्माण झालेले विचार आहेत एवढेच अध्याय दुसरा सूत्र पाचवे तंतु तंतुमात्र भेव पटो यद्वत विचारत आत्मतन तद्वत विश्वम विचारितम जनक म्हणतात विचार केल्यानंतर वस्त्र म्हणजे तंतु आहेत हे लक्षात येते त्याचप्रमाणे विचार केल्यावर हे जग म्हणजे आत्मसत्ता असल्याचे लक्षात येते राजा जनकास आत्मबोध झाल्याने विश्वाच्या एकात्मतेचा अनुभव येतो वते ते या एकत्वास अजून एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात डोळ्यांना एक वस्त्र दिसते पण ते सारे अनेक तंतू आहेत तंतू म्हणजे वस्त्र हे विचार केल्यावर लक्षात येते तंतुशिवाय वस्त्र नाही तंतुनीच वस्त्र घडले आहे तसेच आत्मरूपी तंतुंनीच हे विश्व घडले आहे पण हे विश्व व आत्मा हे भिन्न भिन्न कसे असू शकेल वस्तुत आत्माच विश्वाचा आधार आहे मग दोन्ही भिन्न आहेत असं कसं म्हणता येईल वैज्ञानिक ज्या विद्युत शक्तीला मूल ऊर्जा समजतात ते सुद्धा आत्मशक्तीचे न व्याप्त शर्करा तथा विश्वमयी क्लुप्तम मया व्याप्तम निरंतरम जनक म्हणतात ज्याप्रमाणे उसाच्या रसापासून बनणारी साखर उसाच्या रसात व्याप्त असते त्याचप्रमाणे माझ्यापासून बनलेले हे जग माझ्यातही व्याप्त आहे राजा जनक विश्व व आत्मा यांची एकता स्पष्ट करण्यासाठी अजून एक उदाहरण देतात की उसाच्या रसापासून साखर तयार होते पण ती, ती, ती त्या रसात व्याप्त असतेच अन्यथा त्यातून ती प्रकट झाली नसती त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व आत्मतत्वात म्हणजे ब्रह्मतत्वात व्याप्त आहे अन्यथा त्याची उत्पत्ती कशी काय झाली असती साखरेची गोडी आहे ती त्या रसाचीच गोडी आहे अनेक प्रकारच्या मिठाईची गोडी आहे ती सुद्धा त्या रसाचीच गोडी आहे ज्याला या रसाची माहिती नाही तो मनुष्य साखर गुळ मिठाई यांना वेगवेगळी मानेल या सर्वात एकत्व आहे अभिन्नता आहे हे त्यास उमजू शकणार नाही तो अज्ञानी माणूस म्हणेल की साखर गुळ खडी मिठाई यांचे रंग रूप भिन्न भिन्न आहेत मग त्यांना एक कसं काय म्हणावं जे दिसते त्या पलीकडे काही एकत्व आहे हे ज्ञानानेच समजू शकते जे जाणतात ते म्हणतील की ही सर्व प्रकारची गोडी त्या उसाच्या रसात व्याप्त आहे त्याचप्रमाणे आत्म्यापासून तयार झालेले हे विश्व त्या आत्म्यापेक्षा भिन्न नाही आत्म्यामध्ये विश्व व्याप्त आहे व विश्वामध्ये आत्मा व्याप्त आहे राजा जनकास या परमतत्व आत्म्याची सत्यानुभूती झाल्याने तो या सर्व विश्वातल्या एकात्मतेची जाणीव करून घेऊ शकतो अध्याय दुसरा सूत्र सातवे आत्माज्ञानात जगद भाते आत्मज्ञाना भास नाही जनक म्हणतात आत्म्याच्या अज्ञानामुळे विश्व वेगळे जाणवते आत्म्याचे ज्ञान असल्यास विश्व जाणवत नाही ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे साप जाणवतो ज्ञान झाल्यावर साप जाणवत नाही राजा जनकाना आत्मज्ञान झाले त्यामुळे त्यांना सारी सृष्टी आत्मरूप दिसू लागली या सूत्रात ते सृष्टीत दिसणाऱ्या भिन्नतेचे कारण स्पष्ट करून सांगतात की हे विश्वसुद्धा आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूपच आहे कारण ते त्याज ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे परंतु जग ब्रम्हपेक्षा वेगळे भासते याचे कारण म्हणजे आत्म्याविषयीचे अज्ञान आहे जोपर्यंत आत्म्याचे ज्ञान होणार नाही तोपर्यंत हे विश्व भिन्न असल्याचेच भासल अन्यथा हे जग तर आत्मस्वरूपच आहे दोरीच्या अज्ञानाने साप दिसावं तसे आत्म्याच्या अज्ञानामुळे विश्व वेगळे असल्याचे दिसते साप असल्याचे तोपर्यंत वाटत होते जोपर्यंत दोरी विषयी सत्य ज्ञान झालेले नव्हते एकदा सत्य माहीत झाले की तो साप असल्याचा भ्रम आपोआप नाहीसा होतो त्याचप्रमाणे आज जग व आत्मा वेगवेगळे जाणवतात कारण आत्म्याचे ज्ञान नसते म्हणून राजा जनकाने अज्ञानाच्या तसेच ज्ञानाच्या दोन्ही स्थितींचा अनुभव प्राप्त केला आहे त्यामुळे राजा जनकांचे त्यांच्या अनुभवावर आधारित असलेले असे हे प्रामाणिक कथ नाही या सूत्रात महत्वाची गोष्ट ही आहे की ज्याला आत्मज्ञान होते त्याची जगाविषयीची आत्मीयता संपुष्टात येते केवळ जगापासून दूर झाल्याने आत्मज्ञान होत नाही जग सोडा कारण हे माया आहे मिथ्या आहे भ्रम आहे असत्य आहे या सर्व खोट्या समजुती आहेत त्याचप्रमाणे क्रोध लोभ वासना आसक्ती सोड म्हणजे परमात्मा लाभेल ही सुद्धा खोटी समजूत आहे हे सर्व प्रतिपादन ज्ञानी माणसांनी केलेले आहे ते त्यांचे अनुभव आहेत अज्ञानी माणूस तसे मानून कर्म करेल तर यात त्याचा अहंकार वाढून नैतिक अधोपात होईल जग मोह लोभ क्रोध वगैरे सोडण्यापेक्षा जर त्यांची वास्तविकता अनुभवातून जाणून घेतली तर लाभ होऊ शकतो अन्यथा नाही जगात राहून जर त्याचा अनुभव प्राप्त झाला तर त्याचा मोह आपोआप सुटून जाईल मुद्दाम वेगळा प्रयत्न करून काही सोडावं लागणार नाही हे जग अनुभव प्राप्त करण्याची एक शाळा आहे यात राहून अंतःकरण शुद्ध करता येते परंतु आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया यापेक्षा वेगळी आहे दोरीला साप समजून दूर पडून गेलात तर भ्रम दूर होणार नाही भ्रम तर प्रत्यक्ष दर्शनानच दूर होईल म्हणून राजा जनक सांगतात की आत्म्याच्या अज्ञानामुळे जग वेगळे दिसते व आत्मज्ञानाने त्याचे वेगळेपण नाहीसे झाल्याचे दिसते दोघांपैकी एकालाच पाहू शकता आत्म्याला किंवा जगाला आत्मज्ञानानंतर जग तर राहतेच पण जसे ते अज्ञानी व्यक्तीसाठी असते तसे ते ज्ञानी व्यक्तीसाठी नसते ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते त्याची विचार करण्याची पद्धती बदलून जाते तो म्हणतो की क्रिया केल्याने अहंकार वाढतो करणारा परमात्मा आहे त्यालाच करू द्या तुमचा कर्ता भाव सोडून द्या जे होत आहे ते स्वाभाविकपणे होऊ द्या तुम्ही संकल्प करून काही काम करू नका सर्व काही स्वीकारा करता नवे तुम्ही साक्षी बना केवळ लष्ठ बना सृष्टीच्या नियमानुसार स्वयंगतीनं सर्व काही होत आहे साक्षीचा अर्थ कर्मशून्य होणे नव्हे परंतु स्वतःला कर्तेपणातून मुक्त करणे आहे सर्व काही ईश्वराचे आहे तोच सर्व काही करतोय त्याला सुद्धा ईश्वराच्या कार्यात अडथळा आणणे आहे या दृष्टीनेच योगी शांत होतो साधकासाठी यामुळे पात्रता निर्माण होते अध्याय दुसरा सूत्र आठवे प्रकाशो मे निजम रूप नातिरिक्त यदा प्रकाशते विश्वम तदाह भास जनक म्हणतात प्रकाश हेच माझे व्यक्तिगत रूप आहे मी त्यापासून भिन्न नाही जेव्हा विश्व प्रकाशित होते तेव्हा ते माझ्याच प्रकाशाने उजळते आत्मानुभूतीला व्यक्त करीत राजा जनक पुन्हा उद्गारतात की मी आत्मस्वरूप असल्याने या आत्म्याचे सर्व गुण माझेच गुण आहेत हा आत्मात प्रकाश आहे याला अन्य प्रकाशाची आवश्यकता नाही जगात विविध वस्तू जो प्रकाश विद्यमान आहे तो सुद्धा त्याचाच आहे शास्त्रात यालाच ज्योतिषाम ज्योती असं म्हणतात जनक म्हणतात प्रकाश हेच माझे मुख्य रूप आह त्या निराकार ब्रह्माच स्वरूप प्रकाशच आह ज्ञानप्राप्तीच्या साक्षात्काराच्या त्या काही क्षणात सर्व साक्षातकारी व्यक्तींना सर्वप्रथम तीव्र प्रकाशाचं दर्शन झाल आह हा प्रकाश एवढा उज्ज्वल व तेजपुंज असतो की जणू एका वेळी अनेक एक सूर्य प्रकाशित झाले आहेत सूर्य व अन्य ताऱ्यातही त्याच ब्रह्माचा प्रकाश आह कोणताही पदार्थ जळतो तेव्हा त्यातून प्रकाश बाहेर पडतो याचाच अर्थ असा की हा प्रकाश त्या सर्व पदार्थात सामावलेला असतो हा चैतन्य तत्वाचाच प्रकाश असतो व तोच सर्व पदार्थात सामावलेला असतो परमाणूंच्या विस्फोटातून सुद्धा प्रकाश प्रकट होतो व तो याच मूलतत्वाचा प्रकाश असतो आज शास्त्रज्ञांनी जे शोधून काढले आहे ते हजारो वर्षापूर्वी भारतीयांना अध्यात्म प्राप्त झालेले ज्ञान आहे अध्याय दुसरा सूत्र नव्वद अहो विकल्पित विश्वम अज्ञानान मयी भासते रुप्यम शुक्त फणी सूर्य करे जनक म्हणतात आश्चर्य आहे कि अज्ञानामुळे हे काल्पनिक जग मला शिंपल्यात चांदी दोरीत साप व सूर्यकिरणात पाणी भासमान व्हावे तसे दिसत आहे राजा जनकाना आत्मज्ञान झाल्यामुळं त्यांचा जगाबद्दलचा भ्रम दूर झाला होता त्यांना याची प्रचिती आली होती की त्यांचे वास्तविक रूप हे चैतन्य स्वरूप आत्मा आहे व शरीर कदापि नाही याच प्रकारे जगाचे वास्तविक रूप आत्माच आहे व भौतिक पदार्थ नाही हे जग जसे दिसते तसे ते नाही अज्ञानामुळे काल्पनिक जग खरे जग, जग वाटते हे जग शिंपल्याप्रमाणे मूल्यही नाही पण चांदीप्रमाणे मूल्यवान वाटते दोरीप्रमाणे हे जग निर्जीव आहे पण अज्ञानामुळे ते सापाप्रमाणे दिसते सूर्यकिरणात हवा तापल्याने भासमानं होणाऱ्या पाण्याप्रमाणे भ्रांतीजनक आहे कारण ते तहान शमवू शकत नाही या तीन उदाहरणात तीन तथ्य प्रकट झाल आहेत शिंपल्यात चांदीचा भास व्हावा त्याप्रमाणे हे जग मूल्यवान भासत पण शिंपल्याप्रमाणे शून्य किमतीचं आह सापाप्रमाणे भयभीत करणारे पण दोरीप्रमाणे निर्जीव व मृगजाळातील पाण्याप्रमाणे असत्य आहे कारण ते पाणी तहान भागवू शकत नाही या विषयवासनांची तहान या संसारात उपभोगानी कधीच छमू शकत नाही म्हणून मनुष्य उपभोगानंतर सुद्धा तडफडत राहतो व त्यातच शेवटी प्राणांत होतो म्हणून हे सारे जगच मृगजाळ आहे ज्यात सत्यता नसून भ्रम आणि मायाच आहे अध्याय दुसरा सूत्र दहावे मत्तव विनिर्गतम विश्व मयेव मृदिकुंभो जी कनके कटकम यथा जनक म्हणतात माझ्यातून निर्माण झालेले हे विश्व माझ्यातच विलय पावेल ज्याप्रमाणे घट शेवटी मातीत तरंग पाण्यामध्ये व अलंकार सोन्यामध्ये विलय पावतात त्याचप्रमाणे माझ्यात जगाचा विलय होतो आत्मज्ञान झाल्याने त्या दिव्यस्थितीत राजा जनकानं हे उमजलं की हे आत्मतत्व ब्रह्मच मूलतत्व आहे व या मूलतत्वानीच मी आणि हे संपूर्ण जग घडलेले आहे हे मूलतत्व सृष्टीच्या आरंभी निराकार अव्यक्त अवस्थेत होते संकल्पामुळे याचा चेतनेत तरंग निर्माण झाला ती चेतना सृष्टी रुपात विकसित होत आलेली आहे परंतु या सृष्टीचा अंत होईल तेव्हा हिची अवस्था काय असेल ज्ञानी म्हणतात की ही पुन्हा आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे अव्यक्त स्थितीत जाईल आणि नव्या सृष्टीचा आरंभ होईल हे सृष्टीचक्र या प्रकारेच चालत राहते काही धर्म सांगतात की ही सृष्टी ईश्वराने बनवली तोच निर्माता आहे परंतु असे म्हणणे म्हणजे शास्त्रीय सत्य विसरणे आहे आणि आज नाही तर विज्ञान याचे समर्थन करेलच जे म्हणतात की सृष्टी अनादी आहे तिचा कोणी निर्माता नाही त्यांच्या या म्हणण्यात काही तथ्यांश आहे परंतु ही कोणी माणसाप्रमाणे असणाऱ्या ईश्वराने निर्माण केलेली नाही परंतु सृजनाच्या म्हणजे निर्मितीच्या स्वाभाविक प्रक्रियेने ती निर्माण झालेली आहे त्याचा कोणताही उद्देश सुद्धा नाही रूप परिवर्तन सृष्टी परिवर्तन होतच राहते पदार्थ कधीच नाहीसा होत नाही केवळ त्याचा रुपाकार बदलतो हा पदार्थ ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकतो व ऊर्जेतून पुन्हा पदार्थ निर्माण होऊ शकतो आणि ही शास्त्रज्ञांचीच वैज्ञानिक मंडणी आहे राजा जनक सुद्धा हीच वैज्ञानिक गोष्ट सांगत आहेत की हे जग माझ्यातून म्हणजेच आत्मा किंवा ब्रह्म यातून निर्माण झालेले आहे व मूल तत्व सुद्धा ब्रह्मच आहे सर्व आकार हे ऊर्जेची गोठलेली घणीभूत रूपे आहेत प्रलयाच्या स्थितीत हे सर्व आकार नष्ट होऊन अरूप निराकार व अव्यक्त अशा ब्रम्ह चैतन्यात विलीन पावतील ज्याप्रमाणे मातीची भांडी फुटल्यावर ती पुन्हा माती होतात त्याप्रमाणे हे होईल पाण्यावरची लाट किंवा तरंग संपल्यावर तो समुद्रातले पाणीच होऊन राहतो वितळवल्यावर दागिने पुन्हा मूळ सोनेच होऊन सून जातात सर्व आकार आपल्या मूल परत येतात या सृष्टीचे मूलतत्व ब्रह्म आहे याच चेतन तत्वातून या सृष्टी तत्वा निर्माण झाली होती व याच तत्वात ते पुनरपी परत येईल राजा जनकाना या मूलतत्वाची जाणीव झाल्याने ते याची वैज्ञानिक व्याख्या घेऊ शकतात सृष्टीची उत्पत्ती व लय याबद्दलची वैज्ञानिक धारणा ही भारतीय तत्वज्ञानाची सर्वोत्कृष्ट उपलब्धी व शोध आहे वेदात सुद्धा याच सत्याचा उच्चार केलेला आहे की ज्या आत्म ब्रह्मातून हे सर्व प्राणी आणि ही सृष्टी निर्माण होते ज्या ब्रह्माच्या शक्तीने ते जीवन जगतात व मृत्यूनंतर पुन्हा त्याच शक्तीत विलीन होतात त्या, त्या ब्रह्मालाच तू आपला आत्मा म्हण अध्याय दुसरा सूत्र अकराववे अहो अहम नमो मह्यम विनाशी नास्ती मे ब्रह्मा पर्यंत जगन्नाशे पे तिष्ठत जनक म्हणतात मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार असो ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्व जगाचा नाश झाल्यावर सुद्धा माझा नाश होत नाही कारण मी नित्य आहे आत्मतवाचे वैशिष्ट्य सांगताना राजा जनक सांगतात की हे केवढे आश्चर्य आहे की ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वाचं लय होतं सर्व काही व प्रत्येक वस्तू प्राणी पदार्थ रूप नष्ट होतं पण मी नष्ट होत नाही कारण मी आत्मा आहे म्हणून मी नित्य आहे जेव्हा संपूर्ण अस्तित्वाची आधारभूत सत्ता मीच आहे मग मी अजून दुसऱ्या कुणाला नमस्कार करू माझा मलाच नमस्कार असो हे ब्रह्म पारमार्थिक सत्ता आहे याला कुणी निर्माण केले नसून याच्यातूनच सर्व काही निर्माण झालेले आहे सर्व जगाची निर्मिती झाल्यावरही त्याच्या पूर्णतेला कमीपणा येत नाही जग नाशिवंत आहेच पण ब्रह्मासुद्धा त्या ब्रह्मचे साकार रूप आहे म्हणून ब्रह्मासुद्धा नष्ट होतो जे जन्माला आले आहे त्याचा विनाश अवश्य होणार हा जगाचा नियम आहे यामुळे हे सर्व देवदैवता इंद्र ब्रह्म सुद्धा त्या ब्रह्मचे प्रकट रूप आहे त्यामुळे ते सुद्धा विनाशी आहेत केवळ ब्रह्मच हे अविनाशी आहे अध्याय दुसरा सूत्र बारावे अहो अहम नमो महम एकोह देहवान पी क्व चिन्हता नागनता व्याप्य विश्वम विश्वमस्थित जनक म्हणतात मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार असो मी देहधारी असून सुद्धा अद्वैत आहे कुठे जात नाही कुठून येत नाही आणि पूर्ण विश्वात व्याप्त आहे राजा जनकांना आत्मतत्वाची ब्रम्हचैतन्याची पूर्ण अनुभूती आली व एकाच अनुभूतीत समग्रतेचे ज्ञान प्राप्त झाले आत्मशक्तीच्या ज्ञानाने आश्चर्यचकित होत स्वतःला म्हणजे ब्रम्हैतन्याला नमस्कार करत ते सांगतात की मी देहधारी असूनही मी अद्वैताचा बोध झाल्याने आता स्वतच अद्वैत झालो आहे सर्वसामान्यत देहधारी स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळा समजतात व ज्याची देहशक्ती संपलेली नाही ते आत्म्याला सुद्धा देहापेक्षा भिन्न मानतात ही भिन्नता अज्ञानामुळे जाणवते ज्याप्रमाणे सर्व विहिरींमधले पाणी वेगवेगळे असूनही त्या सर्वांचा संबंध महासागराशी असतो ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही वेगवेगळ्या जलाशयातील प्रतिबिंबानुसार अज्ञानी माणसाला तो वेगवेगळा वाटतो ज्याप्रमाणे आकाश एकच असून घरातील व बाहेरील आकाशात भेद मानतो त्याचप्रमाणे अज्ञानी सुख दुःख राग विराग ममता आसक्ती जन्म मृत्यू पुनर्जन्म या संदर्भात आत्म्याला वेगळा मानतात पण वास्तवत ते सर्व गुण शरीराचे व मनाचे आहेत आणि अज्ञानामुळे हे गुण आत्म्याला चिकटवले जातात हे आत्म्याचे गुण नाहीत आत्मा तर अद्वैत आहे एकच आहे व तोच सर्वात समानपणे सर्वात व्याप्त आहे आणि या गुणांपासून मुक्त आहे त्याचे गुणधर्म या शरीर मनाच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत यामुळे राजा जनक आत्म्याचे वर्णन करताना सांगतात की हा कुठून येत नाही आणि हा कुठे जातही नाही हा सर्वात व्याप्त है स्थिर है दुसरा सूत्र चौदह अहो अहम नमो मह्यम ये नास्तिक अथवा सर्वम ये सर्व गोचरम जनक मन मी आश्चर्यकार माला नमस्कार कि वा सारे का विषय वा है राजा जनक आत्मस्वरूपाबद्दल सांगतात की मी आत्मरूप आहे म्हणून माझे काहीच नाही मालकी हक्क तेथे असतो जेथे कशावर ताबा केलेला असतो आत्मा कशावरच ताबा करत नाही तो असंग अक्रिय आहे म्हणून आत्म्याच्या मालकीचे काहीच नाही तो तर केवळ द्रष्ट आहे साक्षी आहे त्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे त्याचवेळी राजा जनक सर्व काही माझेच आहे सा असेही सांगतात याचा अर्थ सर्व काही आत्म्याचे आहे कारण ही सर्व सृष्टी त्याच आत्म्याचा खेळ आहे त्याचे स्मृत्य आहे त्याचीच लिला आहे तो काही करत नाही पण सर्व काही त्याच्यामुळेच होत आहे पण तरीही तो कशातच लिप्त नाही जगातले सर्व उपभोग हे शरीर व मनाचे इंद्रियांचे आहेत आत्म्याचे नाहीत त्या भोगमय शरीरात राहूनही त्या भोगांपासून आत्मा अलिप्त आहे अशा महान आत्म्याला नमस्कार असो अध्याय दुसरा सूत्र पंधरावे ज्ञान ज्ञेयम तथा ज्ञा त्रितयम नास्ती वास्तवम्रेदम सोहम असंजन जनक म्हणतात ज्ञान ज्ञेय आणि ज्ञात हे तिन्ही वास्तव नाहीत कारण या तिन्ही बाबी केवळ अज्ञानामुळे जाणवतात मी तर फक्त निरंजन आहे निर्दोष आहे जे जाणून घेतले जाते त्यास ज्ञान म्हणतात जाला जाणून घेतले जाते त्याला ज्ञेय म्हटले जाते व जो जाणून घेतो तो ज्ञाता असतो कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी या तिन्ही गोष्टींची गरज असते अन्यथा ज्ञान होत नाही या प्रकारे कर्ता कर्म क्रिया भोगता भोग्य भोग अशी त्रिपुटी आहे यापैकी कुणी एक असल्यास आस, उरलेले दोन्हीही असणे जरुरीचे असते उदाहरणार्थ भोगता हजर आहे पण भोग्य पदार्थच नसेल तर तो भोग कशाचा करणार मग भोगाशिवाय हजर असलेला भोगता सुद्धा म्हणता येत नाही कारण तो भोग होऊ शकत नाही जर भोग्य पदार्थ आहे पण कुणी भोग घेणारा नसेल तरी सुद्धा भोग होऊ शकत नाही जर ज्ञान आणि ज्ञेय दोन्ही नसतील तर ज्ञान कशाचे व कुणाला होणार राजा जनकांना आत्मानुभूतीचे ज्ञान झाले असल्याने त्यांना अन्य ज्ञानाची अपेक्षा नाही जोपर्यंत अज्ञान आहे आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही तोपर्यंत ज्ञाचा ज्ञेय व ज्ञान यांच्या स्वतंत्रपणाची जाणीव होत राहते वास्तविक या तिन्ही गोष्टी आत्माच आहेत ज्ञानी माणसासाठी हे भेद खोटे आहेत अज्ञानी माणसालाच ज्ञानाची आवश्यकता आहे त्याला ज्ञान हवे असेल तर ज्या वस्तूचे ज्ञान वावयाचे ती वस्तू असली पाहिजे शिवाय ज्ञानप्राप्तीची क्रियाही करावी लागेल आत्म स्वतःचं ज्ञान आहे जगातल्या समस्त ज्ञानाचे ज्ञान तोच आहे त्यांनी कशाचे ज्ञान घेण्याचा मुद्दाच उद्भवत नाही म्हणून त्याच्यासाठी या तिन्ही बाबी वास्तव नाहीत अज्ञानी माणसाला हे भेद जाणवतात ज्ञानी माणसाला नाही अज्ञानी माणूस जगातल्या असंख्य बाबींचे ज्ञान घेण्याचे प्रयत्न करतो पण आत्म्याचे ज्ञान नसल्याने अंतिमतः अज्ञानीच राहतो ज्ञानी माणूस ज्ञानामुळे तृप्त होतो व तो आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या वास्तविक नसणाऱ्या ज्ञानाची अपेक्षाच ठेवत नाही म्हणून आत्मज्ञान हेच परमश्रेष्ठ ज्ञान आहे हेच या सूत्राचे तात्पर्य आहे जे आत्मज्ञान प्राप्त करतात तेच अज्ञानातून मुक्त होतात